द्वितीयस्कंध तिसराध्याय इच्छेनुसार विभन्नदेवतांशी उपासना आणि भगवद्भक्तीच्या महात्म्याचे निरूपण ओम श्रीपरमा नम श्री शुक उवाच एतनिगदित पृष्टवान्यभवान मृणाम्यन्रियमाणाष्येषु मनीषिणा श्रीशुकमणतात परीक्षिता तू मला जे विचारले होतेस की मृत्युसमय बुद्धिमान मनुष्याने काय केले पाहिजे त्याचे उत्तर मी तुला दिले ब्रह्मतेजाची इच्छा करणाऱ्याने ब्रह्मदेवाची इंद्रियांच्या विशेष शक्तीची इच्छा असणाऱ्याने इंद्राची आणि संतान लालसा असेल त्याने प्रजापतीची उपासना करावी ज्याला लक्ष्मी पाहिजे असेल त्याने दुर्गा देवीची तेजाची इच्छा असणाऱ्याने अग्निची धन पाहिजे असेल त्याने वसूंची आणि ज्या प्रभावशाली पुरुषाला वीरता पाहिजे असेल त्याने रुद्रांची उपासना केली पाहिजे ज्याला पुष्कळ अनधान्याची इच्छा असेल त्याने आदितीची स्वर्गकामना असणाऱ्याने आदितीपुत्रांची राज्याची अभिलाषा असेल त्याने विश्वेदेवांची आणि आपल्या प्रजेला अनुकूल ठेवण्याची इच्छा करणाऱ्याने साध्यदेवांची आराधना केली पाहिजे दीर्घायुष्याची इच्छा असणाऱ्याने अश्विनीकुमारांची पुष्टीची इच्छा असणाऱ्याने पृथ्वीची आणि प्रतिष्ठाप्राप्त व्हावी अशी मनीष असेल त्याने कोमलता त्याने लोकमाता पृथ्वी आणि आकाशाची उपासना केली पाहिजे सौंदर्याच्या इच्छुकाने गंधर्वांची पत्नीच्या प्राप्तीसाठी उर्वशी अप्सरेची आणि सर्वांचा स्वामी होण्यासाठी ब्रह्मदेवाची आराधना केली पाहिजे ज्याला यशप्राप्तीची इच्छा असेल त्याने यज्ञ पुरुषाची अपारसंपत्तीची इच्छा असणाऱ्याने वरुणाची विद्याप्राप्तीची आकांक्षा असणाऱ्याने भगवान शंकरांची आणि पतीपत्नीमध्ये परस्पर प्रेम कायम ठेवण्यासाठी पार्वतीची उपासना केली पाहिजे धर्माचरणात प्रगती होण्यासाठी भगवान विष्णूंची वंशपरंपरेने रक्षण होण्यासाठी पितरांची पिंडापासून पीडांपासून संरक्षण होण्यासाठी यक्षांची आणि बलवान होण्यासाठी मरुद्गणांची आराधना केली पाहिजे राज्यासाठी मनवंतरांचे अधिपती देवांना जादूटोणाकरता येण्यासाठी निवृतीला निरनिराळ्या उपभोगांसाठी चंद्राला आणि निष्कामता प्राप्त करण्यासाठी परमपुरुष नारायणांना भरले पाहिजे जो बुद्धिमान पुरुष आहे तो कामनारहित असो सर्व कामनायुक्त असो किंवा मुमुक्षु असो त्याने तीव्र भक्तियोगाने पुरुषोत्तम भगवंतांची आराधना केली पाहिजे जेवढं उपासक आहेत त्यांनी भगवंतांच्या प्रेमी भक्तांची संगत धरून भगवंतांचे अविचल प्रेम प्राप्त करावे यातच त्यांचे सर्वश्रेष्ठ हित आहे अशा पुरुषांच्या संगतीत ज्या भगवंतांच्या लिलाकथांचे कथन होते त्यामुळे दुर्लभ अशा ज्ञानाची प्राप्ती होते त्या ज्ञानामुळे संसारसागरात त्रिगुणमय एकसारख्या उठणाऱ्या तरंगांच्या बसणाऱ्या थपडा शांत होतात हृदयशुद्ध होऊन आनंदाचा अनुभव येऊ लागतो इंद्रियांची विषयात आसक्ती राहत नाही आणि मोक्षाचा सर्वसम्मत मार्ग जो भक्तियोग तो प्राप्त होतो भगवंतांच्या अशा कथांची एकदा गोडी लागल्यानंतर त्यांच्यावर प्रेम न करणारा कोण असेल बरे शोनक म्हणाले राजा परीक्षिताने राजा परीक्षिताने हे ऐकून सर्वज्ञ व्यासपुत्र व कवी असणाऱ्या शुकाचार्यांना आणखी काय विचारले हे विद्वंत सूत महोदय त्यांच्यामध्ये झालेला संवाद आम्ही मोठ्या प्रेमाने ऐकू इच्छितो कृपा करून आपण तो आम्हाला ऐकवावा कारण संतांच्या सभेत अशाच गोष्टी चालतात की ज्यांचे पर्यवसन भगवंतांच्या रसमय कथामध्ये होते पांडुवंशी महारथी राजा परीक्षित महान भगवतभक्त होता लहानपणी खेळताना सुद्धा श्रीकृष्ण लिहिले त्याला गोडी होती भगवन्मय असलेले श्री शुक जन्मापासून भगवतप्रायण आहेत अशा संतांच्या समागमात भगवंतांच्या मंगलमय गुणांच्या दिव्य कथा होत असल्या पाहिजे भगवंतांच्या गुणांचे कीर्तन किंवा श्रवण यामध्ये ज्यांचा वेळ जातो त्या व्यतिरिक्त इतरांचे आयुष्य हा सूर्य उदयास्ताबरोबर हिरावून घेत असतो वृक्ष जिवंत राहत नाहीत का लोहाराचा भाता श्वास घेत नाही का गावातील अन्य प्राणी मनुष्याप्रमाणे खातपीत किंवा मैथून करीत नाहीत काय ज्यांच्या कानाने भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकली नाही ते पशुतुल्य मानसे पशु कुत्रे डुकर उंट आणि गाढवे यांच्यासारखीच होत जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकत नाही त्यांचे कान म्हणजे बिळेच होत ती जीभ भगवंतांच्या लीलांचे गायन करीत नाही ती पापी जीभ बेडकाच्या जिभेप्रमाणे डरावडराव करणारी होय जे मस्तक भगवंतांच्या चरणावर नमत नाही ते रेशमी वस्त्रांनी सुसज्जित व मुकुट घातलेले असले तरी केवळ ओझेच होय जे हात भगवंतांची सेवा पूजा करीत नाहीत ते सुवर्ण कंकणाने युक्त असले तरी मुर्द्याच्या हाताप्रमाणेच होत जे डोळे भगवंतांची निवासस्थाने पाहत नाहीत ते मोर डोळ्यांसारखे निरर्थक होत जे भगवंतांच्या स्थानांची यात्रा करीत नाहीत ते भगवंतांचे पाय झाडासारखेच होत ज्या भगवत प्रेमी संतांच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण केली नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होय ज्या मनुष्याने भगवंतांच्या चरणांवर अर्पण केलेल्या तुलसी पत्राचा सुगंध घेतला नाही तो श्वास घेत असूनही श्वासरहित शवासारखा श्वासर होय सूतमहोदय भगवंतांच्या मंगलमय नामाचे श्रवण कीर्तन केल्यावरही ज्याचे हृदय विरघळून जात नाही ते हृदय नसून लोखंडच होय ज्यावेळी हृदय विरघळते त्यावेळी डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उत्पन्न होतात सूत महोदय आपण आमच्या मनाला आवडेल असे बोलता म्हणून भगवंतांचे परमभक्त आत्मविद्येत प्रवीण अशा श्री सुखदेवानी परीक्षिताने सुंदर प्रश्न विचारल्यावर जे काही सांगितले ते आपण आम्हाच ऐकवा अथाधेयंग मनोनुकूल प्रभाषसे भागवत प्रधान यदा वैया सीरात्म विशारदो नृपति साधुपृष्ट्रीम्द्भागवते महाप्राणे पारमशियाकंधे तृतीय ध्याय श्रीकृष्णस्त